त्याप्रमाणे बाजूंनी शब्दाचा नखा इतकाही का न्या नाहीचा होतो त्याप्रमाणे शब्दही नाहीसा होतो शब्द नाहीचा होतो शब्दालाही आता स्वतंत्र अस्तित्व राहत नाही कारण कोणालाच राहत नाही शब्दाला राहत असं कसं म्हणते आपल्या आता बोला भागू काही असणे वयाच्या काही अर्थ तरी नाही निपटून या मला म्हणतात आत्मसंबंधाच्या आत्म दृष्टीने शब्दाला अजिबात अस्तित्व नाही तुम्हाला आम्ही दोन्ही दृष्टीने गोष्ट सांगितली आहे अविद्या निवृत्तीच्या दृष्टीने त्याला महत्व नाही आत्मस्वरूपाच्या प्रकाशनाच्या दृष्टीने अस्तित्व नाही म्हणजेच शब्दाला दोन्ही दृष्टीने विचार केला असताना अर्थवत्व नाही शब्दाच महत्व त्यावेळी आहे त्यावेळी त्याला अर्थवत्व आहे अर्थवत्ता असेल शब्दाचं महत्व जिथे अर्थवत्ता तिथे शब्दाचं महत्व संपलेलं असतं आणि सहजच संपलेले असत अनाया संपलेल्या असत शब्दाचं खंडन करायचं म्हणजे शब्दाला ना अर्थवत्ता नाही असं सिद्ध करायचं शब्दाचं खंडन म्हणजे उदाहरणार्थ आपण तो खकुश खंडनातून काय खंडन करायचं यापेक्षा अजून जबरदस्त भारी खंडन म्हणून काय पाहिजे हा इतका मोठा इतका भारी शब्द महाराजांनी वापरलाय की भारी शब्द पुन्हा शोधून आपल्याला सापडायचा नाही आणि सापडल्या तरी हा शब्द त्या कोला कुठे कमी पडत नाही कुठेही गुणा पडत नाही असा शब्द आहे आपणच हा या म्हणण्यामध्ये महाराजांनी संपूर्ण गोष्ट आपल्याला सांगून ठेवली आहे खपुष्प शब्दाचाच अर्थ असाय आता या गतीचे शब्द आपल्याला सांगायचे म्हणजे वंध्यापुत्र शश शृंग अशी मार्ग आपल्याला सांगताय पण एक शब्द असा प्राथिर एक स्वरूपाचा महाराजांनी वापरलाय की त्याच्यामध्ये शब्दाला अर्थवस्था कशी नसते व शब्द असतो हे आपल्या लक्षात येत गुरु महाराज म्हणतात शब्दाला अगोदर अस्तित्व नाही का नाही शब्दाला अस्तित्व त्यावेळी प्राप्त होत ज्यावेळी शब्दाला कोणी वाच्य असत म्हणजे त्याला कुणी अर्थ असत अर्थत्व अर्थवत्ता असेल तर शब्दाला अस्तित्व असत त्याला अर्थवत्ता असण याचा अर्थच असा कि त्याला काहीतरी वाच्य असलं पाहिजे त्याला प्राप्त होणं याचा अर्थच असा कि त्याला काहीतरी वाच्य असलं पाहिजे वाच्य असेल तर त्याला अर्थ अर्थवत्व प्राप्त होत अर्थवत्ता प्राप्त होते वाच्य जर नसेल तर तो, तो शब्द म्हणजे केवळ वाचारंभ वाचारंभण या शब्दाचा अर्थच असा वाघ व्यवहार असावा आणि वस्तू नसा वंदा पुत्र हा वाघ व्यवहार आहे वस्तू नये हा वाघ व्यवहार आहे शब्द व्यवहार आहे वाघमय व्यवहार आहे पण वस्तू नाही म्हणून त्याला निरळकात ही जर गोष्ट आपल्याला हे शब्दाला अस्तित्व देण्यापूर्वी शब्दाला काहीतरी अर्थ असायला पाहिजे वाच्य असायला पाहिजे तरच शब्दाचं अस्तित्व राहत जर वाच्य नसेल तर शब्दाचं अस्तित्व राहत नाही फार फार झालं तर वाद व्यवहार म्हणून व्यवहार शिल्लक राहील त्याला अर्थभक्ता प्राप्त होत नाही असा नियम असल्यामुळे मला सांगतात ही गोष्ट आपल्या ध्यानात आल्याबरोबर जिव्या इत्यादी जेवढे म्हणून या परमार्थातले असलेले शब्द आहे हे परस्पर सापेक्ष असले अविद्या का असलेले अविद्या सापेक्षतेने ज्यांचं अस्तित्व आहे असे सर्वच्या सर्व शब्द निरर्थक ठरतात आणि सदा ते निरथक ठरतात ठरतात सदा ते निरर्थक ठरण्याचं कारण काय कारण एकच आत्मस्वरूपाच्या दृष्टीने यांचं कोणाचित्व नाही जग प हे निरर्थकता आत्मस्वरूपाच्या आत्म दृष्टीने जग सिद्ध होत नाही अगाजे झाले की नाही आत्मस्वरूपाच्या दृष्टीने विचार करायला लागल तर आपल्याला दिसून येईल का निरथक ठरतो आत्मस्वरूपाच्या दृष्टीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्या नाही म्हणजे अविद्या शब्द निरवर्तक ठरतो त्याच कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंध सिद्ध होत नाही बंध शब्द निर्थक आहे बंध सापेक्षच मोक्ष असल्या मोक्षही सिद्ध होत नाही म्हणून मोक्ष शब्दालाही पहि किंवा सर्व शब्द निरर्थक करतात कारण या शब्दांचं वाच्य असणार असं जगात कोणीही नाही अशी कोणतीही वस्तू नाही बंद शब्दाचा वाच्य असणारी अशी काही वस्तू असती हावीर त्या शब्दाच वाच्य असणार अशी कोणी वस्तू असती मोक्ष शब्द आता वाच्य असणाराची कोणी वस्तू असतील तर या शब्दाना सार्थकत्व अस्तित्व प्राप्त झालं असतं मोठेपणा प्राप्त झाला असता पण यांना अर्थवत्ता नसल्यामुळे यांचं कुणी वाच्य नसल्यामुळे या सर्वच शब्दांना व्यकत वाटत या दृष्टीने म्हणजेच आत्मदृष्टीने वा ज्ञानदृष्टीने कोणताही अर्थही कमी आत्मदृष्टीने विचार म्हणा ज्ञानदृष्टीने म्हणा किंवा व्यतिरिक्त दृष्टीने म्हणा एकाच अर्थात हे शब्द आहे या दृष्टीने वाच्य नसल्यामुळे वाच्य अस्तित्वात नाही इतकंच नव्हे तर वाच्य अस्तित्व अस्तित्वात नसल्यामुळे वाच्य वाचक भावाचं जे द्वै तेही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहत नाही आणि वाच्य वाचक भावाच्या जर जर तो लो। तो ही ही प्राय। न निरोधो न चोत्पत्तिर न बद्धो न चाधक मुख नई मुक्ता परमार्थ अमार्थ स्थिति शब्दाला वैयर्थ्य है वाच्य असणारा एकही पदार्थ अस्तित्वात नाही सर्व खलविदम ब्रह्म आत्मय वेदम सर्व एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नाना किंचन या वचना द्वैताला रतिमात्र जागा केलेली मग द्वैतालाच अस्तित्व नाही असं सिद्ध होत असल्या कारणाने त्या आपल्या शब्दालाही अस्तित्व नाही असं आपोआप सिद्ध होत उदाहरणार्थ बागुल गोवा किती वेळा आपण म्हणायला लागलो की आला आला आला तर तो, तो आला सिद्ध होत बागुल गोवा गेला गेला मेला बागुलाचे निमरणे माघे महाराजांनी या दृष्टांचा विस्तारपूर्वक दिलेला आहे तोशावे की लहान मुलगा असतो त्यांची गोष्ट ठीक आहे पण येणार नाही की इतरांच्या दृष्टीने तो नाहीच तर त्याला संतोष तरी कसला आणि खेद तरी कसला त्या दृष्टीने मला सांगता बाबुल वा आला असं कितीही वेळा जरी म्हटलं तरी ते म्हणणं जसं निरर्थक असतं किंवा तळहातावरचं तळहातीचं आकाश हे असं लोंबता हे असं म्हणणं हे जसं व्यर्थ आहे त्याप्रमाणे अविद्यानिवृत्ती झाली हे म्हणणंही व्यर्थ आहे व आत्मप्रकाशन झालं या शब्दाकडनं आत्मप्रकाशन घडतं असं म्हणणंही व्यर्थ आहे म्हणजे अविद्यानिवृत्तीच्या बाबतीत शब्दाचा उपयोग आहे म्हणणं हेही बरोबर नाही आत्मप्रकाशनाच्या बाबतीत शब्दाचा उपयोग आहे हेही म्हणणं बरोबर दोन्ही दृष्टीनं व्यर्थक दोन्ही बोलण्याला व्यर्थ दृष्टी फक्त आत्मदृष्टी लक्षात ठेवायची व्यतिरिक्त दृष्टी लक्षात ठेवायची म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की व्यतिरिक्त दृष्टीने आत्मदृष्टीने ज्ञानदृष्टीने हो सभरीव ज्ञान मात्र आत्म राजाय कारण बाबर हे म्हणणे गर्थ किंवा आकाशे हे ज्याप्रमाणे गर्थ आकाश आम्ही हातात धरलेला आहे ते लोमच आहे आम्ही अगदी इतकं पकडलंय की विचारताच होईल हे बोलणं बोलणं आहे वस्तुस्थितीने असं घडत नाही महाराज म्हणतात हे बोलणं अगदी व्यक्त आहे पुत्र हा शब्द आहे हा शब्द निरर्थक आहे का तर त्याचा कोणी वाच्य नावाचा पदार्थ अस्तित्वात म्हणून त्या शब्दाला जसं वैयर्थ आहे किंवा हाताने आकाशाला पकडलं आकाश मी ग्रहण केलं मी स्वीकारलं मी आणलेला आहे असं म्हणणं हे केवळ उच्चारण मात्र घडतं वस्तुस्थितीने आकाश आपण मुठीत पकडून आणू शकत नाही अगदी त्याच पद्धतीने या शब्दाला व्यक्त अविद्यानिवृत्तीकारक किंवा आत्मप्राप्तीकारक अशा उभय प्रकारच्या जेवढ्या काही वाणी असतील जेवढं काही आपलं बोलणं असेल हे सर्वच्या सर्व बोलणं हे केवळ वाग मात्र आहे शब्द मात्र कारण अविद्या निवृत्ती, अविद्या नाश झाला असं कितीही आपण बोलणं केलं किंवा आत्मप्राप्ती झाली शब्दाच्यामुळे त्या आत्म्याला आत्म्याचा लाभ झाला असं आपण कितीही बोललो तरी हे बोलणं ठरणार आहे अविद्या निवृत्त होत नाही ती नाहीच म्हणून आत्म्याला आत्मलाभ होत नाही कारण तो स्वतः खास वारी सदाचाच आपल्याला नित्य प्राप्त आहे मिळतो मग काय घडले हे सगळं शब्दजाल ठरलं इतकंच नव्हे तर जेवढं म्हणून तुम्ही शास्त्र आण ते शास्त्र शास्त्र ही इथे व्यर्थ ठरणार आहे त्याचं का कारण शास्त्र हेच सांगते ना की अविद्या निवृत्ती करणं हे माझं काम आहे शास्त्राला सांगितलं अविद्या निवृत्त करण्याचं तुमचं काम आहे असेल तिथे निवृत्त करा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्याच नाही तुम्ही निवृत्त काय करणार म्हणजे आम्ही दुसरं काम करतो काय अर्थ प्रकाशन करण्याचं सामर्थ्य अर्थ प्रकाशन करण्याचं सामर्थ्य तुमचं तिथे उपयोग आला की जो अर्थ प्रकाश हीन असेल त्याला तुम्ही प्रकाशदान करा त्याचं प्रकाशन करा मी स्वतः प्रकाशाचा गाभा ज्ञानरूप आहे मला तुमचा दोन्ही दृष्टीने शब्दाला येत असल्या महाराज म्हणता हे बोलणं कसं आहे अविद्या निवृत्तीविषयीच शब्दाने आविद्यानिवृत्ती होते म्हणणं किंवा शब्दाने आत्म्याला आत्मलाभ होतो असं म्हणणं हे कसं आहे तर एखाद्या चिताऱ्याने भिंतीवर असं उत्कृष्ट चित्र रंगवलं काय असे हुशार असतात की भिंतीवर असं उत्कृष्ट चित्र दाखवतात की त्या चित्रामध्ये त्या चित्राचे भाव दाखवतात म्हणतात अशी ती मयसभा करणाऱ्यांनी लिहिली होती की ज्या मयसभेमध्ये पाणी आहे तिथे भूमी वाटावी आणि जिथे भूमी आहे तिथे पाणी वाटावं तिथे हा आपला काय तिथे दुर्योधन केला होता बरे गमत आहे मी आपला जाता जाता दा तुम्हाला सांगतो त्या मयर सभेमध्ये त्याला असा भर निर्माण योजना केली होती आणि त्या योजनेचा परिणाम असा कि तिथे गेल्यानंतर खरोखरी तिथे भूमी आहे असं त्याला वाटलं वस्तुस्थितीने तिथे होत पाणी जिथे पाणी होत तिथे त्याने अशी योजना करून ठेवली होती भूमी असं वाटतं तिथे भूमी होती वस्तुस्थितीने तिथे पाणी आहे असं वाटल्या कारणाने दुर्योधनाने हो आपलं धोतर वर केलं आणि <laughs> तिथे गेला असं भूमी आहे तिथे होत नाही पाणी तिथे त्याने धोतर खाली सोडलं पूर्ण धोतर भेजलं म्हणजे व्यवहारामध्ये ही विसंगती दिस त्या हो? हिला हसायला ह्रौपदीला हसायला कुणी जर विचारलं महाभारत कशातून घडलं या हसण्यातून घडलं <laughs> बाकी काही नाही बरं का महाभारताचं बीज कुठं आहे महाभारताचं बीज या हसण्यात लक्षात ठेवा तुम्हाला हे लक्षात येणार नाही पण ना? तुम्ही बारीक चिंतन करा महाभारताची सुरुवात कुठून यायचं जर कुणी विचारलं तर त्याला सांगायचं सा। मय सभेतल्या हसण्यातून द्रौपदी जर हसली नसती तर हे पुढचं महाभारत घडलंच नसतं आता शृंगार रस संपन्न असलेल्या लोकांनी या हसण्याचं केलेलं वर्णन आपल्याला खरोखरीत त्या शृंगार रसातच ऐकायचं असेल तर फराडकर बोबा आत्ता सध्या वैकुंठात सांगत आहे आपण तिथे जाऊन त्यांच्या मुखानं ऐकायचो माझा तो अधिकार पण त्या था शृंगारात था असं वैभव त्यांनी वर्णन केलं आहे की ज्यामुळे हे सगळं महाभारत घडलं ती हसली त्याला फार मोठं आश्चर्य वाटतं आणि त्या हसण्याचा परिणाम दुर्योधनाला असं वाटलं माझ्याकरता तो हसतेस काय म्हणजे हसण्याविषयी माझं काही चुकलंय हे त्याच्या ध्यानात आलंच नाही मी काही माझ्या दृष्टीने चुकलो हे त्याच्या ध्यानात आलंच नाही असं आहे की तिला असं वाटलं तिची दृष्टी बरोबर कि हा आंधळ्याचा मुलगा हा तरी डोळस आहे असं म्हणाल होतं हा एक फार आंधळा आहे पाणी कळे नाही त्याचा भूमी कळे ना भूमी आहे तिथे धोतर करतो पाणी आहे तिथे खाली जोडतो भिजला यापेक्षा अजून बावळपणा काय हसावा म्हणून तिला हसायला आलो यात काय चुकलं पण अव्यवस्थित चित्ताना प्रसादोपी भयंकर हा अशा माणसाने केलेला कृपा प्रसादही भयंकर असतो म्हणून माणसानं अव्यवस्थित चित्ताच्या पुरुषाचा कृपा प्रसाद संपादन करू नये व्यवस्थित चित्ताच्या पुरुषाचा कोप संपादन करा पण हे करू पण माणसाला हे व्यवहारात व परमार्थात कुठेही कोणालाही हो कळत नाही म्हणून परमार्थातही माणसं फसतात आणि प्रपंचातही माणसं फसतात काय गंमत आहे बघा किती ऐश्वर्याच्या चित्रकारात की दुर्योधनासारखा डोळस माणसाला कायम तांदळा करून टाकला इतकंच नव्हे तर महाभारत घडलं आता महाभारताचं कारणच हो तुम्ही दुर्योधनाकडे द्या हसण्याकडे द्या नाही तर मय सभा केली त्या चित्रकाराकडे माझी काहीच तक नाही तुम्हाला आपल्याला एक गोष्ट सांगायची होती ती गोष्ट मी तुम्हाला सांगितली त्या हसण्यात सगळं बरं म्हणून माणसानं हसून बरं हसावं लठ्ठ व्हा जाहिरात तुम्ही काय माल कपण्यासाठी जाहिरात दिली ते ठीक आपण हसण्याने लठ्ठ होतो हे चुकीच आहे आणि माणसांना म्हणजे हसून काय ह्या शब्दाचा अर्थ असा पण करायचं ना की बार अगदी मरगळ आल्यासारखा अगदी सुखकी चेहरा करू नका आमलेला चेहरा तसा पण करू नका काय करायचं कारण काय खरोखर काही गुन्हे गेले काय आपलं तेवढा अर्ज घेऊन बसायला म्हणजे न्यूनगंडाला प्राप्त होऊ नका कुष्ठगंडाला प्राप्त होऊ नका आपलं देव देवतो तसं ठेवले आनंद आहे मध्यम स्थितीमध्ये आपलं काय मध्यम अशा पद्धतीने राहावं चौक चेहरा करून वाटोळा चेहरा करण्याचं काय कारण चुकीचा मी भगवत भक्ती आहे मी हरिदास आहे अशा चिंतनामध्ये माणसाने असावं म्हणजे इतका व्यतर कशासाठी केला चित्रकाराचा वैभव वगैरे असं सांगायचंय की चितारांनी असं उत्कृष्ट चित्रंगवलं की त्या चित्रामध्ये पाणी त्या चित्रामध्ये भूमी त्या चित्रामध्ये झाडं झडपं पशु पक्षी पाहणाऱ्या असा भ्रम निर्माण होतो खरं दाखल नाही की काय असा चितारी चित्र काढतो काही दुःखाचे चित्र काढतो तशी दुःखाचे चित्र काढतो त्यात सुद्धा गमत त्याच्यावर का एकदा या काशी यात्रेला लिहिलेली नी सगळी मंडळी एक चित्रच दाखल होतो कुठे त्या अहमदाबादला कुठेतरी होत ते सगळी म्हणले बा आपला मुक्का तर ते म्हणजे चित्राचं दालन नाही घ्यायला लग्न म्हणजे आपल्याला बघायला येतो आता ते दादा विचारायला आले तर अरे आपण यात गेल्या हे काय पण डोक्यात नाही म्हणजे आम्हाला ते एवढी मोठी घ्यायला वाटलं चित्राचं दाल नाही मोठं पाण्यास राखाय म्हणतात आपला मुक्कामानले जाऊन बघून येतो आम्ही जा बघून घ्या हे बघायला गेले खरोखरीच त्या चित्रकाराने अशी चित्र काढली होती म्हणतात कारण मी बघायला नव्हतं मूळ वरना अशी काही उत्कृष्ट चित्र काढलेली होती व्यापार भांड्याचा बाजार म्हणजे सगळा भांड्याचा सोन्याचा दांदीचा बाजार सोन्या चांदीचा कुठे यज्ञ करतायत कुठे मोठमोठ्या पंक्ती झाडतायत अशी योजना केली होती ते परत जाऊन माणसं बघून आहेत आल्यानंतर दादा दादांचं असं असं चौकस बुद्धी असल्या कारण नाही काय काय का सांगा आता असं आहे माणसाच्या हृदयामध्ये कानाकोपऱ्यात कळून वा न ज्या मानाची ज्या स्वरूपाची आवड असते तेच माणसाला चित्र सुद्धा आवडतं बारकावाने तुम्ही लक्षात ठेवायचं हे वैशिकाला लागू आहे हे मुमुक्तला लागू आहे हे मुक्ताला पण लागू आहे की जो विस्थान अवस्थेत आहे बाधित अनुवृत्तीने म्हणले दादा काय पाहिजे मीला असा बाजार बघितला विचारतो का फार बघायचा बाजार खर्च होता का फार तर काय भांडण्याच्या वेळी दुसरं काय बघणार ही भांडी बघितले दुसरा गेला त्याला विचारला तू काय बघितलं तुरे मी म्हणाला कपड्याचा बाजार बघून आला काय आणले भरघरी वस्त्र होती आणलं नाही एकाला म्हणला पण असं वाटत होत की घ्यावं म्हणजे इतकी बेमालूम योजना त्या चित्रामध्ये की वस्त्र वस्त्रासारखी घडी पंचवीस घड्या मोजून घ्याव्या कपड्याचा व्यापारी कपड्याचं बघून दुसरं काय बघणार एकाला विचारत तू काय बघितलं तू म्हणाला मी सोन्या चांदीचा बाजार एका मी ती चित्र सगळी बघितली मला चित्र एक पंग अशी <laughs> पंगत मोठी होती जिल्ह्यावर चित्र होत्या मला वाटल्या एक पाच पंचवीस होतल्या तू काय म्हटले नुसत चित्र तिथे ब्राह्मण बहुजन प्रिया हा तो असल्या कारणा मी तर म्हणलं मी त्याचं बघू नका म्हणजे काय बघा कोण काय पाहून येईल काही सांगता येत नाही आपल्याला एवढंच सांगायचं त्या चिताऱ्याने अशी चित्रं रंगवली होती की जिलबी जिलबीसारखी दिसत माणूस माणसासारखा त्यातले भाव त्यातल्या भावना अभिव्यक्त व्हाव्यात अशी योजना माऊली म्हणते एवढं जरी सगळं चित्र काढलं इतका जरी त्याच्यात मोहोपणा निर्माण केला इतकी भ्रांती व्हावी की भूमीवर जलभ्रांती व जलावर भूमीची भ्रांती व्हावी तरीसुद्धा केवळ रंगत ना पाणी आहे ना भूमी आहे त्याही पेक्षा पारकावर बोलायचं तर त्याला सगळ्याला आधार असलेली फक्त तिथे भिंतच आहे वस्तुस्थितीने त्यातलं काहीही नाही हे जसं घडावं चित्राभास हा केवळ मिठा आहे त्याप्रमाणे हा संपूर्ण वादव्यवहार तुमचा चित्राभासाप्रमाणे अभि त्यानिवृत्त झाली म्हणणं किंवा आत्म्याला आत्मलाभ झाला म्हणणं चित्रात दिसणाऱ्या त्या एकंदर त्याच माणसाशी गंमत महाराज म्हणतात चित्र दाखवतात चित्रामध्ये स्त्री पुरुष दाखवतात आणि त्या स्त्री पुरुषांच्या अंगावर कितीतरी अलंकार घातले तसं दाखवत वा काय अलंकार आहे काय मोठ्याचे अलंकार काय सोन्याचे अलंकार आहे अरे सोन्याचे अलंकार नाहीत मोठ्याचे अलंकार नाही तो भुवा भुवा नाही की बाई बाई नाही आहे तो, तो सगळा हो रंग आहे कसा तुला मला सांगतात हे जसं केवळ रंग रूपच असावं अलंकार म्हणजे रंग स्त्री रंग पुरुष रंग सगळा रंगच आहे रंगा व्यतिरिक्त तिथे दुसरं काही नाहीत आहे त्याप्रमाणे शब्दाची शोभा केवढीही असली तरी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ती चालत तुमच्या शब्दाची शोभा व्यवहारात ठीक आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या शब्दाची शोभा राहत नाही शब्दाला शोभा दोन कारणाने प्राप्त होणार एक तर आविरच्या निवृत्तीने एक तर आत्मस्वरूपाच्या प्रकाशाने अविरच्या निवृत्ती करायला नसल्यामुळे मुळात त्यामुळे त्याला शोभा प्राप्त होत नाही आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याला प्रकाशन करण्याच्या बाबतीतही शब्दाला शोभा प्राप्त होते उलट ही त्या शब्दाची सारी शोभा आहे झालेली त्याप्रमाणे परिवारप्रमाणे शोधतोभाव आहेत तसा एवम शब्द कसा चित्राच्या दृष्टीने त्याचं महत्व फार आहे पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याची शोभा शोभा गरज आहे एवम शब्द एक जीवने बापुडी ज्ञाने अज्ञानेचपणे बनेशी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आश्चर्याने म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं अति फार मोठ बोलणं आहे एक शब्द त्यात असा आलेला आहे तो म्हणजे बापुडा शब्दा वापर तात्यांच्या या शब्दाच्या स्वरूपाविषयीचा एक उल्लेख मात्र करतो यद्यपि हे ठिकाण अभिनयाच नाही पण काही अपरिहार्य त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन मर्यादेचं उल्लंघन अर्थात आपण बसलेल्या श्रोत्यांचंही उल्लंघन करून काही अवज्ञा घडू नये याची पूर्ण दक्षता ठेवून आपल्याला त्या शब्दाचं उच्चारण करायचं आता त्या काय म्हणायचे अरे हे बाया बापड्याचं काम आहे काय म्हणतात हे पाया बापड्याचं काम म्हणजे पापुडा शब्द हा नेहमी पायांच्या वापरला जातो म्हणजे काय म्हणजे अबला हे जे तिचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये सूचित होते संतांनी सुद्धा हा शब्द एका ठिकाणी असा वापरला नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विषय सुख बाई बापुढे ते हे बाया बापड्याच आहे विशेष दुःख म्हणजे हा अंतर नियते बापडे म्हणून घडे काय कुय पंक्कीची किडीच मेसे घेत या म्हणण्यातही ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तात आपल्या होणाऱ्या दयनीय दशेविषयीची किव अभिव्यक्त होती किवेच्या पोटी वापरलेला हा शब्द आहे काय दैनीय दुखाच्या मागे लागलाय तुम्ही बाया बापड्यांचं सुख आणि तुम्ही त्याच्या मागे लागलाय पुरुषार्थ त्यात आहेत की भोग निरपेक्ष सुख संपादन करण्यामध्ये पुरुषार्थ आहे नित्यानंद संपादन करण्यास पुरुषार्थ आहे विषय सुख संपादन करण्यामध्ये पुरुषार्थ नाही बाया बापड्यांचं सुख आहे मजा तुम्ही बालकाने जरा चिंतन करा याचे जे भावछका आहेत आपल्या त्या भावछका अतिशय महत्वाचे आहे म्हणा या भावछटा जर समजल्या नित्यानंदा पुढे आनंद तो कोण विषय सुख बाई बापुडे ते क्षीण असं जर तुम्हाला समजलं ना तर तुम्ही मुक्त वागत नाही त्या व्याख्यान करायला फार शिकावं लागत बोलायला फार शिकायला लागत नाही कीर्तनकाराला जर तुम्ही भेटलाय का आपण भेटा नाही तर मला भेटा त्यात काय मी तुम्हाला उत्तर देतो न भेटत मी तुम्हाला सांगतो कीर्तन कराच्या पुढे रोज प्रश्न चिन्ह आहे काय उद्या काय सांगेल उद्या काय सांगायचं सांगा असेल त्याच त्याला काय करायचं आणि त्याची सामग्री शिदुरी बांधून दिलेली लिमिटेड कंपनी आहे सतरा कीर्तन म्हणजे काय सांगा सतरा दिवस भाग आहे अठराव्या दिवशी काय करायचं आमचे कस आहे पुण्यात कीर्तन करा मला त्यांनी दिवशी प्रामाणिकपणानं सांगितले की मला म्हणते मी बारा कीर्तन पाठी बर पुढे ते म्हणजे बारा दिवस जरी एखादा माणूस माझ्यासोबत ठेवला आणि सदा माझी कीर्तन आहे त्यांनी बारा सतत कीर्तन केली तरी त्या मी काही करतोरी बांधून दिलेले आहे सतरा कीर्तन काय झालं सतरा दिवस भाग आहे अठराव्या दिवशी काय करायचं हा अन ते घरच आहे पुण्यात कीर्तन करा मला त्यांनी एक दिवशी प्रामाणिकपणानं सांगितलं की मला म्हणते मी बारा कीर्तन पाठ केली आहे बर पुढे म्हणजे बारा दिवस जरी एखादा माणूस माझ्याजवळ फिरला आणि सदा माझी कीर्तन आहे त्यांनी बारा सतत कीर्तन ऐकली तरी त्याला मी काही करून की मला मला बाराच कीर्तन येतात हे काही त्याला कळलं मिळतील मग तेराव्या दिवशी जर आला तर मात्र माझं पहिला आव्हान येईल मग त्याला कळेल की हा त्याला बाराच्या पडे बहुतेक कीर्तन येत पण बारा दिवस म्हणणं माझ्यावर कुणी राहतच नाही एक दोन दिवस लोक असतात ते व्यक्त राहत नाही म्हणून कीर्तन करायला प्रवचन करायला ही नेहमी अडचण आहे काय नवीन काय सांगू कसं सांगू किती सांगावं हो? काय करावं हे हो? त्याच्या सतत एक कीर्तन संपलं की दुसऱ्या दिवशी कुणाला ती अडचण आहे रोज कीर्तनच करायचे अडचण आहे काय आम्ही बरं श्रोता जर पूर्वीचा ते जी येऊन बसला तर तो म्हणतो हे बोलतात चांगलं पण माहिती त्या प्रवचनात रिपिटेशन पाराय म्हणतो रिपिटेशन काय करायच नाही नाग डोळे मुरडून कान मुरडून सांगतो एवढंच गेलं जी मग त्याचा कानदानीच नाही पण नाग डोळे कान मुरडून सांगतो तेच तेच तेच तेच मारायचं अरेच नाही येत होती काय करायचं आणि काही मंडळींची कीर्तन त्या अभंगावर येत तरी बरा त्यात तरी चुकून एखादे श्वास वाऱ्याचा तरी आवाज येणं संभव नाही चुकून तो सुद्धा या बाबाच्या वाणीत येणं शक्य नाही आमच्या झोपाट्यांना काही बड्या माणसांच्याबद्दल सांगत असेल मी म्हणले पुष्कळ ऐकल्या हो त्यांची प्रवचनं मग त्यांचं ठरलेलं आहे तो शब्द ते प्रमाणन तेवढंच आहे की त्याच्यापेक्षा काही यायचं नाही साचे बंद सगळं सा का असं त्यांचं म्हणणं मी ते काय त्यांच्याबद्दल ते मोठे होते ते मोठे होते त्यांचा मोठेपणा त्यांचा मोठेपणा थोराने थोरांची केलेली निला हे अर्थवादात लोक आपल्याशी त्याचा काही संबंध त्याच्याशी आपला काही संबंध नाही हो मला आपल्याला एवढंच सांगायचंय की अडचण आहे प्रवचन करा ही अडचण आहे कीर्तन करा ज्याला कृतार्थ व्हायचा त्याला ही अडचण नाही शब्द सामग्री संपादन करण्याची त्याला अडचण कधी पडत तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू जातात हे एक अपवाद म्हणून आपल्या कानी ही गोष्ट असू दे तुमच्या मनी राहिली बरं झालं न राहिली निदान मी एवढं तर सांगेन की मी कानी घातली होती तुमच्या म्हणून दादांच्या सारखा गुरुजींच्या सारखा किंवा त्या योग्यतेचे जे कोणी थोर महात्मे असतील त्यांच्यासारखे ते जे वस्तुम्ष्ठ असू दे इतक्या वस्तूनिष्ठेला ते पावले आणि त्या वस्तूनिष्ठ झालेल्या हृदयामध्ये जी एक प्रातीभ अनुभूती आहे त्या प्रातीभ अनुभूतीला पन्या, अनावरतीनं करुणेनं जर वाचा फुटली आणि तो जर बोलू लागला तर त्याच्या जवळ वाघवैभव मोठ्या प्रमाणात असण संभवनीय की ज्याला उद्या काय बोल ही चिंता निर्माण होत नाही एवढीही त्याच्या ठिकाणी शब्द संपत्ती असू शकते केवळ शब्द संपत्ती आहे हे त्याचं वैभव नाही पण महात्म्याजवळ म्हणजे जो खरा बोधवान आहे त्याला अशी शक्ती असणं संभव नाही पण बडबडीनं अनुभव येईल असं म्हणणार अनुभवी पुरुष उत्तम रीतीने बडबड करू शकेल बडबड करू शकणे उत्तम वक्तृत्व करू शकेल पण उत्तम वक्तृत्व असणं हे काही बोधाचं लक्षण आहे हे यावेळी आपण मुद्दाम ध्यानात ठेवा मला आपल्याला एवढंच सांगायचं त्यामध्ये की शब्दाचं सामर्थ्य शब्दाची शक्ती आहे पण महाराज म्हणतात हे शब्द शक्ती हे शब्द सामर्थ्य शब्द वैभव वाद व्याख्यान कौशलम वैदुष विदुषाम तद्वत भक्त येई न तो मुक्तय दादा सांगतात की ज्याला मुक्त व्हायच्या त्याला एवढं समजलं पाहिजे की नित्यानंदाचा लाभ करून घेणं हा पुरुषार्थ आहे विषय सुख संपादन करणं हे पाया वापड्याचं काम आहे काय त्याचं उत्तर नाही आमच्या तात्या मोठे शूर वृत्तीचे असल्यामुळे वीरवृत्तीने युक्त असल्यामुळे त्यांचा सगळा व्यवहार एखादा स्वभावा अशा पद्धतीचा होता आंबेसीटर गाडी फिरायच्या गाडी येऊन कुणी चालला ना म्हणजे तात्या काय म्हणायचे बायकी गाडी वापरतोय म्हणजे काय आहे कायला मी या गाडीत बसलो तरी जर <laughs> म्हणायचे जी पाहिजे डोंगोरावर चढली पाहिजे म्हणायची ते सांगण्याचं तात्पर्य त्यांची गाडी जरी बघितली तरी त्यांची वृत्ती काय ते बाया बापड्यांच महाराजी या शब्दाला बापड म्हणतो मला यातनं एवढं सांगायचंय की बापडा हा शब्द किवेच्या पोटी अभिव्यक्त झालाय आश्चर्यही वाटते महाराजांना या बाबतीत ते आश्चर्य काय एकदम झटप असा एक शब्द आपण वापर केवळ शब्द मात्र आहे या व्यतिरिक्त त्याला विशेष महत्व नाही का नाही त्याच कारण जगत नावाचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मव्यतिरिक्त पदार्थ अविद्या हा केवळ एक शब्द मात्र आहे या शब्दाला अर्थवत्ता नाही त्या शब्दाचा जो अर्थ तो अस्तित्वात ना म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना असं वाटतं की बिचारे शब्द मोठ्या चोऱ्यात मोठ्या ऐतीत विरवतात काय करणार म्हणून त्यांची किव येऊन महाराज म्हणतात की अविद्या निवृत्तीच्या बाबतीत शब्दाला व्यर्थत्व आहे आत्मस्वरूप्राप्तीच्या बाबतीत त्याला व्यर्थत्व आहे हा बाकीचा सगळा जगदादी आपला हा जो व्यवहार आहे जीव भाव जगदभाव ईश भाव हे सर्व भाव भ्रममात्र आहेत पण हा भ्रमनिवृत्त झाल्यानंतर ब्रह्मनिवृत्तीनंतर जी उर्वरित ब्रह्मस्थिती राहते त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी करून शब्दाला प्राप्त होत नाही व आत्म्याला आत्मलाभ करून देऊन त्याला प्राप्त होत नाही मुलग के व अशब्द हेच ज्यांचं जीवन आहे वाङमय हे ज्यांचं स्वरूप आहे आता वाङ्मय म्हणायचं पुन्हा स्वरूप म्हणजे वाङ्मय रूप आहे शब्द वाचारंभ हे त्यांचं स्वरूप आहे असले जे हे शब्द व त्या शब्दावर जगणारे अज्ञान आणि ज्ञान आणि बापुडी झाली म्हणतात यांना कोणत्याही प्रकारचं आता अस्तित्व राहिलं नाही शब्द एक जीवने जी शब्दावर राहणारे केवळ शब्द शब्द एक जीवने म्हणजे शब्द मात्र असणारे असा असं शब्दोपजीवित केवळ शब्द मात्र हे ज्यांचं अस्तित्व आहे शब्दाव्यतिरिक्त शब्दा अर्थ नावाचं अस्तित्व त्याला अजिबात नाही म्हणून केवळ शब्द मात्र रूपाने असणारे ज्ञाने कोण ती बापणी कोण अज्ञान व ज्ञान हे दोन्ही व्यर्थ कल्पनात आहे साचपणे वने चित्रीची ते साचपणाने प्राप्त होत नाहीत चित्रात असलेल्या पदार्थाप्रमाणे चित्रात दाखविलेल्या वनाप्रमाणे त्यांचं अस्तित्व आहे असं तुम्ही समजा या व्यतिरिक्त वास्तव त्यांना अस्तित्व नाही अस्तित्व नाही शब्द मात्राने असणं तेवढं त्यांचं असण आहे या व्यतिरिक्त त्यांना कोणत्याही प्रकारचं अस्तित्व नाही म्हणून महाराजांना त्याच्याविषयी कि येते बापण्याला शब्द रूप व्यतिरिक्त अर्थवत्ता कोणत्याही रूपाची नाही म्हणून त्यांना फार मोठी की वाटली म्हणून बापडी ज्ञाने आणि आज्ञाने कशी झाली चित्राभासा नाही <coughs> त्याला निवृत्त करणारं ज्ञान हे सगळी बापड्या चित्रातील वने जितकी खरी दिसतात जितकी खरी दिसतात तेवढीच ही शब्द मात्र दिसतात जितकीच ही खरी भास दिसतात भासतात <coughs> या शब्दाचा <था> निमाला <coughs> महाप्रयोग हो सरळ <सरला, coughs> अभरासने गेला ज्ञानेश्वर <coughs> महाराजांनी या ओवीत आपल्याला असं सोचवलं सांगितलं की मी या शब्दाची महती तुम्हाला आरंभी सांगितली त्या शब्दाचा उपयोग सांगितला त्या उपयोगाच्या दृष्टीने व्यवहारदशेत त्या शब्दाचं महत्व जरी असलं जीवदृष्टीने जीवासाठी जीवाला त्याला व त्याच्या उद्धारासाठी म्हणून जरी शब्दाचा काही उपयोग असला व त्याचं महत्व असलं तरी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचा काहीही उपयोग नाही त्यासाठी ज्ञानेश्वर महाराज या शब्द खंडनाच्या सरते शेवटी उपसंहरात असं म्हणतात ज्या दिवशी आकाशात घनदाट अगदी भरून आभाळ आलेलं भरून आभाळ आल्यानंतर सूर्यकिरण त्या आभाळाचा छेद करून प्रखर रूपाने बाहेर येऊ शकत नाही अशी स्थिती होते म्हणजे घनदाट भरीव रूपाने ज्यावेळी आभाळ आलेलं असत ज्या दिवशी सूर्य दर्शन तुम्हाला मला घडत नाही त्या दिवसाला दुर्दिन म्हणण्याची पद्धती आहे दुर्दिन शब्दाचा अर्थच हा की दिनकरनाथ दिवसपती याच दर्शन घडू नये एवढं गड रूपाच आभाळ येणं घनदाट रूपाच रूपाच आभाळ येणं याला दुर्दिन असं म्हणतात ते आभाळ निघून गेलं आभ्र ढगाळ वातावरण एकदा संपलं सूर्याचा प्रकाश स्वच्छ पडला एक सात आठ दिवस सूर्याचं दर्शन घडलं नाही झड लागली त्या झडीत वा त्या ढगामध्ये सूर्य दर्शन घडलं नाही सात आठ दिवसांनी माणसं कंटाळून जातात आणि एकदा लख प्रकाश पडला लोक म्हणतात आम्हाला बरं वाटतात का चांगला लख प्रकाश पडलाय जरा बरं वाटत उन्हा पडलेली आहे असं मनुष्य म्हणत असतो त्याला म्हणायचं सुधीन इथला दुर्दीन म्हणजे ढगाळ दिवस घनदाट आलेला आभार की ज्याच्यामुळे सूर्यदर्शन घडत नाही आणि ते आभार निघून गेलं एकदा सूर्यदर्शन चांगल्या रूपाने घडू लागलं म्हणजे त्याला सुधीन असं म्हणतात म्हणजे ज्या दिवशी भरीव अशा रूपाने घडद रूपाने घनदाट रूपाने आभाळ आलेला असतं त्या दिवसाला दुर्दीन म्हणतात ते आभाळ निघून गेलं स्वच्छ घडलं म्हणजे त्याप्रमाणेश्वर महाराज म्हणतात आत्मस्वरूपाच्या दृष्टीने किंवा ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने जीवभाव बंधभाव तत्सापेक्ष असलेला मोक्ष भाव या सर्व भावांची निवृत्ती होऊन केवळ ब्रह्मभाव शिल्लक राहिला मध्ये जे ब्रह्म स्वचा स्वला विषय होत नाही <coughs> सच्चदानंदादी पद त्याला त्याच सच्चानंद रूपाने ज्ञान करून देऊ शकत नाही कारण खास स्वार्धिक स्वतः सच्चदानंद स्वरूप आहे म्हणून असा जर आपण विचार केला तर <coughs> त्या सर्वांच्या बरोबर शब्द स्वतही नाहीसा होतो आणि शब्द स्वतः ही नाहीसा झाला म्हणजे मग दुःखप्रती स्थिती प्रलय अविद्यानाश आत्मलाभ या सर्वच गोष्टी केवळ कल्पना मात्र ठरतात वो त्या आत्मस्वरूपाच्या आविष्कारामध्ये सदाचा संपून जातात फक्त <coughs> दुजेखंडे तरी मुलाला तो अवघाही तो नित्य ज्ञानरूप एक स्वगत सजाती विजाती भेदरहित अनंत अज्ञेय अवाच्य अशा रूपाने स्वयंप्रकाश रूपाने सर्व प्रमाण अविषयर रूपाने तो शुल्लक राहतो त्या ठिकाणी शब्दाचा कोणत्याही रीतीने उपयोग होत नाही सगळेच संपले त्याबरोबर शब्दही संपून जातो आणि उर्वरित फक्त आत्मराज राहतो तो भरी व था था था है। शब्द म्हणतो माझा जो उपयोग होता तो जर माझा उपयोग होत नसे तर मी राहण्यात तरी काय अर्थ आहे शब्द एवढा प्रामाणिक आहे एवढा आहे की तो आत्मविद्येच सहाय्य करते <coughs> सगळ्याला व्यावृत्त करतो त्याच्याबरोबर आपण स्वतः खास वारी जातो असं जड दुःखादि व्यावृत्ती करून सच्चिदानंदाची पद्धत आपणही आपल्या अंगाची आठणी घेऊन स्वतही नाहीसे होतात त्याप्रमाणे त्या शब्दांचाही व त्या ज्ञान अज्ञानांचाही महाप्रलय झाला फक्त आता आत्मा फक्त उर्वरित शिल्लक राहिला <coughs> या रूपाने ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला शब्द खंडन नावाच्या प्रकरणाच्या रूपाने आत्मा प्रकाश आहे हीच गोष्ट सच्चिदानंदिपदं असदालिकांची व्यावृत्ती करून निवृत्त होतात व आत्मा सच्चित आनंद घन तूप असल्यामुळे त्याचं त्याला ज्ञान करून देण्याच्या बाबतीतही शब्द असमर्थ आहे असं सांगून आत्म्याचं स्वयंप्रकाश कोण यात सांगितलेला आहे असं आपल्याला दिसून येईल आता होई वाच प्रकरण साधणे अज्ञान खंडन येणेवी तरी अज्ञान जरी ज्ञानाची असे क्षोभना तरी तरी कानाखाली आपण आता उद्या वाच कुंडली हरी समी